अध्याय दोनशे शहाऐंशी वा समंग नारद संवाद युधिष्ठिर विचारतो पितामह अतिशय दुःख आणि मृत्यू या दोन्ही गोष्टींना सर्व प्राणी नेहमी भीत असतात तर या दोघपैकी हो आम्मांस काहीही होऊ नये अशी काहीतरी युक्ती मला सांगा भीष्म म्हणतात युधिष्ठिरा याविषयी नारद आणि समंग या दोघांच्या संवादाचा एक प्राचीन इतिहास उदाहरणार्थ सांगत असतात तोच मी तुझ्या प्रश्नाचे उत्तर म्हणून सांगतो नारद समंगाला एकदा बोलले अरे समंगा तू लोकांना नमस्कार करतोस तो साष्टांग करतोस आणि तोही असा की जुणू काय तू पोहतो आहेस असे वाटते तू नेहमी आनंदी असून तुला शोक कसा काय तो नाही असे दिसते तुझे ठिकाणी येतकिंचितही हिन्नता मला दिसत नाही आणि तू नित्य समाधानी व शांत वृत्तीचा असून एखाद्या लहान मुलाप्रमाणे तुझी वर्त्रणूक असते हे कसे समंग उत्तर करतो हे मानदा भूत भविष्य व वर्तमान या तिन्ही काळच्या गोष्टी त्यांचे मर्म आणि त्यातील तथ्यांश मला माहीत आहे म्हणून मी विमना होत नाही पुढे घटणाऱ्या गोष्टींचा आरंभ व त्यांचा शेवट कसा होणार हे व लोकांना त्याच्या कर्मांची फळे किती नाना प्रकारची मिळतात हे मला समस्ते म्हणून माझे मन अस्वस्थ होत नाही नारदा हे पहा या जगामध्ये अक्षरशून्य अप्रतिष्ठित म्हणजे भुरटे विद्वान आंधळे वेडे या लोकांचा जसा योगक्षेम चालतो तसाच आमचाही चालतो ही, ही सर्व मंडळी आपल्या प्राक्तनानेच जगतात देव रोगरहित असतात हेही प्राक्तनाचेच फळ आणि लोकात कोणी बलवान कोणी दुर्बल असतात हेही सर्व पूर्वार्जिताचेच फल आहे व म्हणून तुम्ही आमच्यासारख्या समान देता हजारो रुपयांच्या मालकाचे या जगात चालते तसेच शेकडो रुपयांच्या मालकांचेही चालते बरे नुसत्या भाजी पाल्यावरही गरीब लोक कसे दिवस कंटतात हेही आपण पाहतोच तसेच आम्हीही ढकलतो नारदा आम्हाला कोणत्याही गोष्टीपासून दुःख होत नाही तेव्हा आम्हाला धर्म अथवा कर्म यापासून लाभ काय होणार सुख व दुःख ही कायमची नसतात त्यांना शेवट असतो हे आम्हा माहीत आहे म्हणूनच दुःखामुळे आम्ही कावूच जात नाही ज्या गोष्टीमुळे मनुष्यास प्राज्ञ म्हणतात त्याच्या प्रज्ञेचे मूळ म्हणजे ज्ञानेंद्रियांचे निर्मोहत्व होय आपण दुःख होते म्हणजे आपली इंद्रियच फसतात आणि त्यांना दुःख होते आणि ज्यांची ज्ञानेंद्रिय अशा रीतीने फसतात त्यास बुद्धीच होत नाही मूर्ख मनुष्याला उद्दामपणा असणे हाही एक इंद्रियमोहाचाच मासला आहे आणि म्हणूनच मूर्खाला इहलोक नाही व परलोकही मिळत नाही तेव्हा आपण असे लक्षात ठेवावे की दुःखे ही कायमची नाहीत व सुख हेही नेहमीच लाभेल असे नाही या सर्वदा चालू असणाऱ्या संसाररूपी चिंतेचा मज़सारखा ज्ञाता कधीच अंगीकार करीत नाही आवडते भोग किंवा सुखे यांची मी परवा करीत नाही अथवा दुःख येऊन पडले असता त्याचाही विचार करीत बसत नाही योगाने माझ्या चित्ताचे पूर्ण समाधान झाले असल्यामुळे दुसऱ्याचे सुख पाहून माझे तोंडाला पाणी सुटत नाही अथवा अप्राप्त लाभाबद्दल मी मनात मांडे खात बसत नाही एकाएकी अपार संपत्ती संपत्ति मिला मला होर्ष होत नहीं कि सर्व द्रव्यनाशी खेद ही करीत नहीं कारण मजी पक्की खात्री खाली है कि परलोकी शांति देना समर्थ असे एक शीलच कायते हैं बाकी बांधव, वित्त कुलीनता विद्वत्ता मंत्रविद्या किपैकी एक ही दुखापासन रक्षण करो शांति देक नहीं ज्याचे चित्त योगात जड़ले नाही त्याला खरे ज्ञान प्राप्त होत नाही तसेच योग साधना वाचून खरे सुखही लाभत नाही सुख कोणते म्हणून विचारशील तर सहिष्णुता व उपेक्षा उपेक्षाबद्धी हीच सुखाची लक्षणे होत कारण आपल्या स्वभावे ते घडून आले म्हणजे मनुष्यास आनंद होतो अत्यानंद मनुष्यास उन्माद उत्पन्न करतो व उन्मत्तपणाने मनुष्य शेवटी नरकास जातो म्हणून या परंपरेचा मी त्याग केला आहे शोक भय उन्मत्तपणा किंवा मोह व तज्जन्य सुखदुःख यापैकी काहीही मला स्वतःला होत नाही असेच मी मानतो माझे शरीर हालचाल करीत आहे त्या अर्थी या सुखदुःखांचा साक्षात्कार मला आहे परंतु मी या गोष्टीकडे केवळ एखाद्या खेळ पाहणाऱ्या प्रेक्षकाप्रमाणे म्हणजे साक्षीप्रमाणे पाहतो स्वत या भावांनी विकार पावत नाही अर्थ काम त्याचप्रमाणे तृष्णा व मोह यांचा त्याग केल्यामुळे मी शोकरहित व निश्चिंत होऊन या पृथ्वीतलावर स्वच्छंद फिरत असतो अमृतपान केलेल्या मनुष्याप्रमाणे इहपर अशा उभय लोकीही मी निर्भय आहे आणि याचमुळे मला मृत्यू अधर्म लोह इत्यादिकांपासून कसे ते काय भोगबळ वाटत नाही हे नारदा मी जेव्हा आढळ व तीव्र असे मोठे तप केले तेव्हाच मला हे रहस्य समजले आणि याचमुळे मजवर कशाही शोकाचे कारण येऊन पडले तरी ते मला बाधा करू शकत नाही ओम तत्स